स्कंद आठवा अध्याय चोवीसावा देवीची प्राप्ती कशामुळे होते या सर्व भाषणांनंतर नारदमुनी म्हणाले हे नारायण मुनी हे महाराज देवीचा आराधना रूप धर्म कशा प्रकारचा आहे तिची आराधना केल्यावर ती देवी कशी बरे परमपद प्राप्त करून देते तिच्या आराधनेचा प्रकार कसा आहे तिची कशी आणि केव्हा आराधना करावी कोणते उपाय केल्याने ती देवी दुस्तर नरकांपासून मानवांचे संरक्षण करते हे आता मला सांगा श्री नारायण मुनी म्हणाले हे नारदा। श्री नारायण मुनी म्हणाले हे महाविद्वान नारदा धर्मशील आचरण करीत राहिल्याने विनासायास देवीची प्राप्ती कशी होते ती कशी प्रसन्न होते हे सर्व मी आता तुला सांगतो हे मुने तू शांतचित्ताने ऐकून घे हे नारदा स्वधर्म कुणता आणि तो कोणत्या प्रकारचा सांगितला आहे हे, हे मी तुला सांगतो अनादी अशा संसारात राहून देवीचे पूजन केल्यावर देवी, केल्या देवी प्राप्त होते आता हे नारदा त्या पूजेचा विधी ऐक मी तुला समजावून सांगतो प्रतिपदेच्या दिवशी देवीची गायीच्या तुपाने पूजा करावी ब्राह्मणाला जे घृत आणि दक्षिणा यांचे दान करावे म्हणजे दान देणारा सर्व रोगराईपासून मुक्त होतो त्यानंतर द्वितीय साखरेच्या योगाने त्या जगदंबेची पूजा करावी आणि ब्राह्मणाला ती शर्करा दक्षिणेसह दान करावी म्हणजे मनुष्य दीर्घायुष्य होतो तृतीयेच्या दिवशी उत्कृष्ट दूध अर्पण करून देवीची आराधना करावी आणि ते श्रेष्ठ ब्राह्मणास अर्पण करावे त्यामुळे प्राण्यांचे सर्व दुःखांपासून रक्षण होते चतुर्थीस पूजनाचे वेळी देवीची अनरशांनी पूजा करून ते अनरसे ब्राह्मणास द्यावेत त्यामुळे मनुष्यावर कसलेही विघ्न येत नाही पंचमीच्या दिवशी देवीला केळांचा नैवेद्य राखून ती ब्राह्मणांना दान द्यावी त्यामुळे दात्याची बुद्धी वाढते षष्टीला देवीचे पूजन करताना मध घ्यावा आणि नंतर मध ब्राह्मणाला दान द्यावा त्यामुळे देणाऱ्याची शरीरक्रांती मधाप्रमाणे सतेज होते सप्तमीच्या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून तो गुळही ब्राह्मणास अर्पण करावा हे ब्राह्मणोत्तमा त्यामुळे देणारा कधीही शोक प्राप्त होत नाही अष्टमीच्या दिवशी देवीची नारळाने पूजा करून नारळ ब्राह्मणास दान द्यावेत त्यामुळे दात्यास ताप वगैरे होत नाही. नवमीच्या दिवशी लाहेंनी देवीची पूजा केल्यावर लाह्या ब्राह्मणास द्याव्यात त्यामुळे इहलोकात आणि परलोकातही सुख प्राप्त होत असते right हे नारदमुने दशमीच्या दिवशी देवीला काळेतील द्यावेत आणि ते ब्राह्मणाला दान द्यावेत म्हणजे यमयातनांचे भय नाहीसे होते एकादशीच्या दिवशी जर देवीला दही अर्पण करून ते ब्राह्मणाला दिले तर तो देणारा देवीस अतिशय प्रिय होतो द्वादशीच्या दिवशी देवीला आणि ब्राह्मणाला जो पोहे अर्पण करतो त्याच्यावर देवी प्रसन्न होते त्रयोदशीच्या दिवशी देवीची मण्यानी पूजा करून ते ब्राह्मणाला अर्पण केल्यास त्या पुरुषाला विपुल संतती होते हे नारदा चतुर्दशीला देवीला सातू अर्पण करून त्याचे ब्राह्मणास दान देल्यास, तो शंकराला अत्यंत प्रिय होतो त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सांजा करून देवीचे पूजन करावे आणि तो सांजा ब्राह्मणाला दान करावा म्हणजे दात्याच्या सर्व पितरांचा उद्धार होतो हे भाग्यवान मुने याप्रमाणे सांगितलेल्या तिथीला त्या त्या वस्तू घेऊन देवीची नित्यपूजा करावी त्या वस्तू ब्राह्मणास अर्पण कराव्यात आणि त्यांचे अशा प्रकारे हवन करावे त्यामुळे सर्व अरिष्ठांची शांती होते रविवारी देवीला पयसाचा नैवेद्य दाखवून तिची सेवा करावी सोमवारी नैवेद्यासाठी दूध वापरावे मंगळवारी केळींनी पूजा करावी बुधवारी ताजे लोणी पूजेसाठी योग्य आहे गुरुवारी लाल साखर आणि शुक्रवारी पांढरी साखर घेऊन देवीचे पूजन करावे शनिवारी गाईच्या तुपाने पूजा करावी असे सांगितले आहे हे नारदा आता 27 नक्षत्राना काय नैवेद्य दाखवायचा ते तुला सांगतो ते ऐक घृत तीळ साखर दही दूध दुधाची साय दह्याची साय मोदक तारफेण्या शक्करपारा सांजा पापड घीवर, वडे खजुराचा रस बेसन मधू सुरण गूळ पोहे द्राक्षे खजूर चारोळ्या अपूक लोणी मुगदळ मोदक म्हाळुंगे हे पदार्थ नैवेद्यासाठी म्हणून निवेदन केले आहे आता विष्कंभादी योगावर काय करावे हे मी तुला निवेदन करतो मी सांगितलेले पदार्थ जर खरोखरच देवीला अर्पण केले तर ती जगदंबा निश्चयाने प्रसन्न होते गूळ मध तू, दूध दही ताक अनरसे लोणी काकड्या कुहळा मिठाई फणस केळी जांभूळ आंबा तीळ नारिंग डाळिंब बोर आवळा खीर पोहे चणे नारळ जंबीर केशर आणि सुरण वगैरे पदार्थांनी विष्कंभासारखे योग असतील त्या दिवशी देवीचे पूजन करावे असे हे नैवेद्य क्रमाने देवीस दाखवावे आता हे नारदा कारणांचा नैवेद्य तुला मी वेगवेगळे सांगतो ते ऐक सांजा मांडा तारफेणी मोदक पापड लाडू घिवर तीळ दही तूप मध या पदार्थांनी कारणाला देवीस उत्कृष्ट नैवेद्य दे दाखवावा आणि आदराने तिचे पूजन करावे असे शास्त्रात सांगितले आहे सांजा मांडा तारफेणी मोदक पापड लाडू घिवर तीळ दही दूध तूप या पदार्थांनी कारणाला देवीस उत्कृष्ट नैवेद्य दे दाखवावा आणि आदराने तिचे पूजन करावे असे शास्त्रात सांगितले आहे हे नारद मुने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी काय करावे त्याचे विधी मी सांगतो ते सर्व विधी तू लक्षपूर्वक आहे चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी त्या देवतेचे आवाहन करावे आणि महुव्याच्या वृक्षाचे पूजन करावे पाच प्रकारचे खाद्यपदार्थ घेऊन त्यांचा नैवेद्य देवीस अर्पण करावा ह्याप्रमाणे बारा महिन्यात सर्व शुक्ल पक्षातील तृतीयेचे दिवशी कसे पूजन करावे ते आता सर्व विधी तुला सांगतो हे नारदा वैशाखात तृतीयेच्या दिवशी गुळ खाद्याचा नैवेद्य दाखवा। ज्येष्ठातील शुद्ध तृतीयेस मध वापरावा आषाढात महुव्याच्या झाडालाच लोण्याचा नैवेद्य दाखवावा श्रावणात दही भाद्रपदात साखर आश्विनात खीर कार्तिकात उत्तम प्रकारचे दूध वापरावे मार्गशीर्षात उत्कृष्ट तारफेणी अर्पण करावी पौष महिन्यात दह्यावरील साय माघात गाईचे तूप फाल्गुनात नारळ असे हे नैवेद्य दाखवावेत असे सांगितले आहे याप्रमाणे क्रमाक्रमाने बारा महिने त्या देवीचे यथाविधी पूजन करावे मंगला वैष्णवी माया कालरात्री दूरत्यचा महामाया मतंगी काली कमलवासिनी शिवा सहस्रचरणा आणि सर्व अशी देवीची नावे आहेत त्यांचा उच्चार करून देवीची महव्याचे वृक्षाच्या ठिकाणी निश्चिती करून पूजा करावी त्यानंतर महुव्याचे वृक्षास्थित असलेल्या महेश्वरी देवी तिच्या सर्वकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून आणि आपल्याही व्रताची सिद्धी व्हावी म्हणून त्या देवीचे आदराने स्तवन करावे पुष्करनेत्रा देवी तिला माझा नमस्कार असो हे सर्व जगतांचे रक्षण करणाऱ्या देवी तुला नमस्कार असो हे महेश्वरी महाभूती मूर्ती, महा अशी तू देवी आहेस त्या तुला नित्य नमस्कार असो तू सर्वश्रेष्ठ असून सर्वांच्या पापांचा नाश करतेस तसे सन्माग देतेस हे परमेश्वरी सर्व लोकांचे उत्पत्तीस्थान तूच आहेस हे ब्रह्मस्वरूपिणी मद देणारी आणि मदाने उन्मत्त झालेली अशी केवळ मानावरूनच तुझे ज्ञान होते तू अत्यंत उन्नत आहेस तसेच फार विचारी आहेस तू मुनी ध्यान करावे अशी आहेस तसेच तू प्रत्येक सूर्यमंडळात राहतेस तेव्हा हे प्रज्ञे हे लोकेश्वरी तुझा सदैव जय जयकार असो तू नित्य ध्यान करणाऱ्यांना प्रिय मानतेस तू मानवांना केवळ मनाने ज्ञात होतेस आणि शंकराचे प्रिय करतेस अश्वत्थ वट निंब कवट बदरी या वृक्षांमध्ये तुझेच रूप आहे फस अर्क नेबती वगैरे क्षीराने युक्त असलेल्या वृक्षातही तूच आहेस तू दुग्धवल्लीतही राहण्यास योग्य आहेस तुझ्या ठिकाणी अत्यंत दया आहे आणि तू स्वत अतिशय दयाळू आहेस दाक्षिण्य आणि करुणा हीच तुझी रूपे आहेत हे सर्वज्ञ हे सुंदरी तुझा जय असो या स्त्रोत्राच्या आधारे ब्राह्मण वेदसंपन्न होतात क्षत्रिय युद्धात विजयी होतात वैश्यांना धन प्राप्त होते श्राधाचे वेळी जर हे स्तोत्र म्हटले तर त्याची पितरांची एक कल्पर्यंत तृप्ती होते अशा प्रकारे देवा देवानही मान्य असलेली अशी ही देवीची आराधना सांगितली आहे असे देवीचे पूजन नित्य पवित्र आणि आहे त्याचप्रमाणे हे मुनिश्रेष्ठा महव्याच्या झाडाचे पूजन महिन्याच्या क्रमाने सांगण्यात आले आहे हे मधु नावाचे पूजन जो करील त्याला रोगबाधा इत्यादींपासून भय उत्पन्न होणारच नाही हे निष्पा हे नारदा आता मी तुला प्रकृतीचे दुसरे आणखी जे श्रेष्ठ पंचक आहे ते सांगतो ते नाव रूप उत्पत्ती यांच्या योगाने सर्व जगाला आनंद देणारे असे आहे हे मुने ते सर्व आख्यान आणि महात्म्य त्या पंचकासहित तू वतऐ अत्यंत चमत्कृति जन्य मुक्ती प्राप्त करुन देखे अय चोविवा समाप्त स्कंद आठवा समाप्त